श्री गणेशायन महाश्री वासिष्ठ महारामाकरणे महा सर्व पंचावन्न श्रीराम म्हणाला भगवान आपण आत्मज्ञान रुपी दिवस उत्पन्न करणारे संशयरूपी तृणाला दग्ध करून टाकणारे अग्नी आणि अज्ञानापासून उत्पन्न होणारा तापत्रयरूपी दाह शांत करणारे जणू चंद्रच आहात यासाठी मी आपल्याला असे विचारतो की सत्ता सामान्य याचा अर्थ काय श्री वासिष्ठ म्हणाले राघवा या जगात विषयांचा अत्यंत अभाव आहे अशी निरंतर भावना करत गेल्यामुळे चित्त क्षीण होऊन जी स्वतः सिद्ध आणि अचित अशा दोहोमध्ये अनुस्यता असणारी सत्ता अवशिष्ट राहते सत्ता सामान्य हे नाव दिले जाते सर्व वृत्तीमध्ये प्रतिबिंबित होणारी चित अखिल दृश्याचा सम्यक ज्ञानाने बाद होऊन जेव्हा चेत्यांशित बनते बिंब चैतन्य मध्य लीन होते आकाशाप्रमाणे अति स्वच्छ सत्ता शिल्लक रहते तिला सत्ता सामान्य संज्ञा प्राप्त होते जेव चित्तवृत्ती मध्य अभिव्यक्त हो चैतन्य बाह्य और अंतर अशा सर्व दृश्याला बाधित कर अपने पारमार्थिक स्वरूपावास करू लगते ते चित्ता स्थिति सत्तासाम संज्ञा प्राप्त होते ज्यावेळी सर्व भूते आपल्या वास्तविक स्वरूपाने प्रकाशित होतात अर्थात बनतात त्यावेळी त्या स्थितीला आत आकर्षण करून घेते त्याप्रमाणे दृश्याकडे दृश्य या दृष्टीने न पाहिल्यामुळे जेव्हा ते आपल्या मूळच्या आत्मस्वरूपामध्ये लीन होते तेव्हा त्या स्थितीला सत्ता सामान्य हे नाव दिले जाते जा <coughs> सर्व भूता आत्म्या भगवदभाव पहाने हि ज्ञापी सतव्या भूमिके आरूढ़ा परमोच्च दृष्टि अदेह हो। मुक्तिम स्वरूप स्थिति जरी सारखीच परमदृष्टि हाजी दो स्थिति विशेष है, है, है, है निष्पापारा हि दृष्टि पांचवी भूमिके आरूढ़ ज्ञापुरुषा समी में गोष्ट खरीद तथापि ज्ञानाच्या सातव्या भूमिकेवर आरूढ झालेल्या पुरुषांच्या ही स्थिती कायम असते परंतु केवळ अज्ञ पुरुषाला उदित होणारी परमोच्च ज्ञानदृष्टी केव्हाही प्राप्त होत नाही ही दृष्टी जीवनमुक्ताच्या ठिकाणी बांडलेली असून असले तत्वव्य जीवनमुक्त पारदादी सिद्ध रसांप्रमाणे किंवा आकाशमार्गातील वायूप्रमाणे अनासक्त राहून भूतलावर संचार करत असतात राघवा या ज्ञानदृष्टी मध्ये परिणत झालेले आमच्या सारखे पुरुष पृथ्वीवर खुशाल संचार करत राहतात नारदा मुनी आणि ब्रह्मा विष्णू शंकर इत्यादी ईश्वर ऊर्ध्व लोकांमध्ये यथेच विहार करत असतात उद्दालक मुनीच्या ठिकाणी हीच दिव्य ज्ञानदृष्टी बांधलेली होती आणि ह्या सकल भयनाशक भयान, दृष्टीचा अवलंब करून तो जगद गृहामध्ये प्रारब्ध क्षय होईपर्यंत वास करत होता अशा रीतीने पुष्कळ काळ उठल्यानंतर देहाचा त्याग करून आपण विदेहमुक्त स्थितीमध्ये राहावे असा त्याच्या बुद्धीचा था ठाम निश्चय करून त्या गुहेमध्ये पल्लवासनावर बसून आणि पद्मासन घालून त्याने आपले नेत्रावर धून मिलत केले गुदद्वाराचा निरोध करून शरीरातील नवद्वारामधील वायूचा संयम केला आणि शब्द स्पर्शाची वृत्तींना हृदयात आणून त्यांना भावनेने परमार्थ रूप बनवले त्याने प्राणवायूचा निरोध केला आपली मन सरळ रश्यात स्थिर केली आणि जिव्याचे टोप टाळ्यातील छिद्रामध्ये घालून आणि अशा रीतीने ते द्वार बंद करून खेचरी मुद्रा केल्यामुळे त्याचे मुख तेजस्वी दिसू लागले खेचरी मुद्रेमुळे त्याच्या दाताच्या कवळ्या एकमेकीना चिकटलेल्या नव्हत्या आणि त्याचे मन व दृष्टी बाहेर नव्हती किंवा आतही नव्हती तसेच अधभागी नव्हती आणि ऊर्ध्वभागीही नव्हती विषयामध्ये आसक्त झालेली नव्हती किंवा शून्यही बनलेली बन नव्हती प्राणादि वायूंचा निरोध केला गेला गेल्यामुळे मना, त्याच्या मनाचे चाचल्य नाहीसे झाले होते आणि त्याचे मुख प्रसन्न दिसत होते तसेच हे राघवा चिद्रूपाश ब्रह्मानंदाचा अनुभव घेत असल्यामुळे त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले होते त्याच्या अंतकरणातील चित प्रतिबिंबाने प्रवेश केला आणि सर्वोत्कृष्ट नंतर त्या निरतिशानंदाचा आस्वाद घेता घेता त्याच्या चित्तातील चित सामान्य दशेचा हि लय होऊन ते अनंत आणि विश्वव्यापी अशा सत्ता सामान्य दशेप्रत जाऊन पोहचले सारांश अशा रीतीने विक्षेप आणि वैषम्य यांनी रहित असलेला तर उद्दालक मुनी स्वरूपानुभवजन्य विश्रांती घेण्यात घडून केलेला असल्यामुळे त्याच्या ता, चेहऱ्यावर दिव्य आनंदाचे तेज धळकत होते पुढे परमात्मा पदी आरूढ झाल्यामुळे त्याच्या अंगावरील आनंदाचे रोमांच नाहीसे झाले प्रारब्ध क्षयामुळे तो पाप रहित झाला आणि त्याचा भवभ्रम दीर्घकाल मननामुळे कायमचा शांत झाला त्यासमयी तो महासत्वसंपन्न म्हणे एखाद्या चित्रातील मूर्तीप्रमाणे निश्चल आणि शरद ऋतूतील निर्मल आकाशामध्ये शोभायमान होणाऱ्या पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी दिसू लागला शरद ऋतू समाप्त होऊन हेमंत ऋतूचा प्रारंभ होताच ज्याप्रमाणे वृक्षातील रस सूर्यकिरणामध्ये व्हावा त्याप्रमाणे थोडे दिवस उलटून जातात त्या उद्दारक मुनीचे प्राण विमल अशा परमात्म पदाच्या ठिकाणी तो जन्म मृत्यूच्या अतीत स्थितीप्रत जाऊन पोहोचला त्याचे सर्व विकल्प नाहीसे झाले सर्व प्रारब्धाचा क्षय होऊन संपूर्ण उपाधीचा था निराश झाल्यामुळे तो निर्विकार आणि रमणीय बनला इतकेच नाही तर ज्या स्थितीमध्ये इंद्राचे संपत्ती सुद्धा समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या गवताच्या काडी इतकी क्षूद्र लेखली जाते अशा निरतिशयानंदाच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचला सारांश तो उद्दालक ब्राह्मण दिककानाधिकाने अपरिछिन्न आणि वाणीला अगोचर अशा सच्चिदानंद स्वरूपा गेला अशा प्रकारे त्या उद्दारक ब्राह्मणाचे चित्त अत्यंत निर्मल आणि आद्य अशा स्वरूपा प्राऊन पोहोचल्यानंतर सहा महिन्यांनी त्याचे शरीर सूर्यकिरणामुळे अगदी शुष्क होऊन गेले आणि वायूच्या प्रवाहामुळे त्या शरीरातून सु सु असा आवाज होत असल्यामुळे लहान लहान वृक्षरूपी हातांच्या योगाने त्यातील शिरारुपी तारांवर आघात करून वाजवायला योग्य अशी त्या पर्वताची ती विणाच ऐकी काय असा भास लागला पुढे बराच काळ लुटल्यानंतर ज्याप्रमाणे पिंगट रंगाच्या केसांनी युक्त असलेल्या ज्वालांच्या पंक्तीने अग्निकडे यावे त्याप्रमाणे पर्वतकन्या युक्त असलेल्या ब्राह्मण मातृदेवता इष्टीसाठी त्या ठिकाणी देवतांमध्ये चामुंडा नावाची सर्व देवांना पूज्य अशी जी देवता होती तिने आपल्या केसांमधील खटग आणि खटवांग या शस्त्रांच्या मध्यभागी ते उदारकाचे शुष्क शव भूषण म्हणून धारण केले सारंश जिने आपल्या केशकलापामध्ये मो मोराच्या पिसाप्रमाणे शोभायमान होणारे चंचल मेघ खंड धारण केले होते आणि ज्यावरून नूतन मंदार पुष्पांच्या माला लोंबत होत्या अशा त्या खिंकीनी नामक भगवती देवीच्या पाठीवर लोंबणारी वेणी हेच कोणी लताजार असून त्यामध्ये ते उदालकाचे शव एखाद्या भ्रमराप्रमाणे सुखाने विश्रांती घेत राहिले होते अशा तऱ्हेने त्याच्या शवाला सुद्धा एवढे सर्वोत्कृष्ट स्थान प्राप्त झाले तर त्याला स्वतःला भगवंताचे परमपद प्राप्त झाले असेल यात या काय नव सर्व दृष्ट्यांचा विवेक झाल्यामुळे स्फुरण पावणारा आनंद हीच जिची विकसित झालेली पुष्पे आहेत अशी उद्दालकाच्या चरित्राची कलनारुपी कल्पवल्ली ज्याच्या रूपी अरण्यात विस्तार पावले असेल असा पुरुष संसार संसाररूपी अरण्यात संचार करत असला तरी त्याचा सत्य शांती वगैरे गुणामुळे शीतल भासणाऱ्या सहज संतोषरूपी छायेपासून कधीही वियोग होत नाही एवढेच नाही तर सर्वोत्कृष्ट असे जे मोक्षरूपी फळ ते त्याला प्राप्त होते इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग पंचावन्न <coughs> सर्ग छप्पन श्री वासिष्ठ पुढे म्हणाले हे कमले अशा प्रकारे विचार वैराग्य आणि समाधीचा अभ्यास या साधनांचा अवलंब करून आपल्या अंतरात्म्याचा विचार कर आणि अनंत अनंतपद ब्रम्ह त्याच्या ठाई विश्रांती घे जोपर्यंत सर्व दृश्याचा सम्यक ज्ञानाने बाध होऊन परमपदाच्या ठिकाणी विश्रांती प्राप्त झाली नाही तोपर्यंत शास्त्र श्रवण तत्वपरीक्षण गुरुवचनावर श्रद्धा आणि चित्ताचे शोधन इत्यादीच्या सहाय्याने निरंतर विचार करत राहावे वैराग्य अभ्यास शास्त्रार्थ प्रज्ञा गुरुमुखाने श्रवण मनोनिग्रह वगैरे साधन क्रमाच्या योगाने ते परमपद करून घेता येते अथवा केवळ प्रज्ञेमुळे मनुष्याची बुद्धी तीक्ष्ण आणि कलंक रहित असून प्रबोधयुक्त असली म्हणजे इतर कोणतीही साधने नसली तरी ती त्याला शाश्वत पदाची प्राप्ती करून देते त्यावर श्रीरामाने म्हंटले भगवन एखादा मनुष्य ज्ञानी असून व्यवहार करत असता समाधी स्थितीमध्ये असल्याप्रमाणे या दोन अवस्थांतील दोघा माणसामध्ये श्रेष्ठ कोणता हे मला कृपा करून समजावून सांगा तेव्हा श्री वशिष्ठ म्हणाले राघवा हा गुण समाहार अनात्मा आहे असे ज्ञानाच्या दृढीकरणामुळे पाहणाऱ्याच्या ठिकाणी जीवनात आणि शांती उत्पन्न होते तिला समाधी हे श्रेष्ठ नाव दिले जाते अस्तित्व आहे तोपर्यंत तो दृश्य विषयापासून विक्षेप उत्पन्न उत्पन होतो परंतु माझ्या आत्मस्वरूपामध्ये मनच नसल्यामुळे दृश्य विषयांचा माझ्या आत्मस्वरूपाशी येतकिंचित संबंध पोहचू शकत नाही अशा तऱ्हेच्या स्वानुभवजन्य निश्चयामुळे ज्याच्या अंतकरणात पराशांतीचा उदय झालेला आहे अशा ज्ञानांपैकी एखादा ज्ञानी नेहमी व्यवहार करत असतो आणि एखादा ज्ञानी नेहमी ध्यान करत राहतो या दोन्ही तऱ्हेच्या ज्ञानांच्या अंतकरणात शीतलता नांदत असेल तर ते दोघेही पूर्ण सुखी होत कारण अंतशीलता हेच अनंत तपाचे फल होत एखादं मनुष्य एकांतामध्ये बसून समाधीमध्ये घडून गेलेला असतानाही जर त्याचे चित्त चंचल होत असेल तर त्याच्या त्या समाधीची किंमत एखाद्या उन्मत्त मनुष्याच्या नाचण्या आहे तसेच एखादं मनुष्य उन्मत्त मनुष्याप्रमाणे नाचत असतानाही त्याच्या चित्तातील वासना क्षीण झालेल्या असतील तर त्याचे ते नाचणे एखाद्या ज्ञानीपुरुष मनुष्याच्या समाधी इतके श्रेष्ठ होईल जो तसे जो मनुष्य मनुष्य प्रबुद्ध असे दोघे सर्व संदेहाचा उच्छेद करणाऱ्या परमपदामध्ये स्थित झालेल्या असल्यामुळे निसंशय सारख्याच योग्यतेचे होत ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याचे मन दुसऱ्या विषयामध्ये आसक्त झालेले असले जरी तो आपल्या स्त्रियांविषयी वगैरे गोष्टी ऐकत असेल तरी त्या भाषणापासून रागादी विकार उत्पन्न होत नाही आणि त्या तो बद्ध होत नाही ज्या ज्ञानाच्या चित्तातील सर्व वासना क्षीण झालेल्या असतात तो व्यवहार करत असला तरी त्यामुळे बद्ध होऊ शकत नाही परंतु ज्याच्या अवयवांची बाह्यता येतिंचितही अचाल होत नाही अशा मनुष्याचे मन स्वप्नामध्ये आपण खड्ड्यात पडत आहोत असा अनुभव घेते त्याप्रमाणे ज्या चित्तामध्ये वासना घनदाट भरलेल्या ते काही करत नसले तरी कर्तृत्व अभिमानाने बद्ध होते चित्ताचे जे अकर्तृत्व त्यालाच समाधी केवला भाव पराविश्रांती असे म्हणतात चित्ताची चंचलता आणि निश्चितता निश्चलता हेच असमाधी आणि समाधी, समाधी यांचे परमकारण असे मानण्यात येते यासाठी रामा तू आपल्या चित्ताला वासना रहित कर चित्त स्थिर कर। तेच मनाचे ध्यान तोच केवली भाव आणि तीच नित्य शांतता होतातील वासना क्षीण होऊ लागल्या म्हणजे ते परमपदामध्ये स्थिर होण्याला पात्र होऊ वासना रहित मनच अकर्तृत्व होऊन सर्व्याने वासना क्षीण करण्याचा अभ्यास करावा ज्याच्या योगाने देहादी दृश्य वस्तू संबंधाचा अहमत्व भाव नष्ट होतो आणि शोक भय ऐषणा वगैरे विकार अस्तंगत होऊन मनुष्य स्वस्वरूपामध्ये स्थिर होतो त्याला समाधी हे श्रेष्ठ नाव देण्यात तसा एखाद्या दे पर्वतावर जाऊन राहा किंवा आपल्या घरामध्ये राहा रामा ज्यांचे चित्त नेहमी आत्मस्वरूपामध्ये रममाण झालेले असते आणि ज्यांच्या वृत्तीतील अहंकार रूपी दोष अस्तंगत झालेला असतो आणि गृहस्थ आपल्या घरामध्ये राहत असले तरी निर्जन अरण्यामध्ये राहत आहेत असेच म्हणायला हरकत नाही ज्याप्रमाणे आकाशादी महत्भूताना गृह आणि अरण्य ही दोन्ही सारखीच असतात त्याप्रमाणे आत्मज्ञानामुळे ज्यांच्या ठिकाणी समत्वबुथी बांधलेली आहे अशा ज्ञानांच्या दृष्टीने अरण्य आणि गृह ही दोन्ही सारखीच हे रामचंद्र ज्याचे चित्त शरद कालातील आकाशाप्रमाणे रागाधिकांच्या योगे उन्मत्त झालेल्या चित्ताला हे शत्रुदमना रामा निर्जन आरण्ये सुद्धा हजारो लोकांच्या अस्तित्वामुळे गजबजून गेलेली नगरे आहेत असा भासवतो ज्याचे चित्त रागादी विकारांच्या योगाने विक्षिप्त झालेले आहे त्याच्या चित्तातील विकार चित्ता काही का कारणाने तरी ती स्थिती सुषिप्तीप्रमाणे असते अर्थात गाढ झोपेमध्ये चित्तातील संस्कार जरी त्या वेळेपुरते लिन झाले तरी ते पुन्हा उदय पावतात त्याप्रमाणे विक्षिप्त चित्ताची स्थिती असते परंतु ज्याच्या चित्तातील रागादी वासना शांत झालेल्या आहेत असा मनुष्य निर्वाण स्थितीपर्यंत जाऊन पोहचतो या दोन स्थितीमधील अंतर लक्षात ठेवून हे रागवा तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे तु वाद रामा जो तत्व वेदास समाधी स्थितीमध्ये सर्व भावात अतीत असलेल्या आणि व्यवहार समयी सर्व भाव रूप अशा पाहतो त्यालाच खरी समाधी साधली असे म्हणण्यासारखत नाही ज्याच्या अनंत आत्मस्वरूपामध्ये जगातील सर्व भाव सम झाले असून त्यामुळे त्याच्या ठिकाणचे असे म्हणायला हरकत नाही हे जनेश्वरा तत्व वेत्यांचे मन स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये हे दृश्य सारखेच आत्मरूपाने पाहते आणि सद्रुपा व्यतिरिक्त जग म्हणून काही निराळे आहे असे पाहत नाही ज्याप्रमाणे एखादा मनुष्य शहरातील बाजारपेठेतून चालला असलात म्हणजे त्याला शेकडो लोक आपल्या व्यवहारात गुंतलेले दिसतात परंतु त्याचा त्या लोकांच्या व्यवहाराशी काही संबंध नसल्यामुळे तो त्यांच्याकडे केवळ प्रेक्षक या नात्याने पाहत असतो त्यामुळे या लोकांचे व्यवहार त्याला दिसूनही ते त्याच्या दृष्टीने नसल्यासारखेच असतात याप्रमाणेच ज्ञानी मनुष्याची स्थिती असते अर्थात त्याच्या उदासीन दृष्टीला एखादे मोठे नगर सुद्धा अरण्याप्रमाणे दिसते ज्याची वृत्ती अंतर्मुख बनलेली आहे जाता अशी त्याची मनाची स्थिती असते सारंश ज्ञानाचे मन कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये विकार पावत नाही हे अखिल जग विविध प्राणी आणि पृथ्वी आदी करून पंच महाभूत यांनी व्यापलेले असताही ज्ञानीपुरुषांच्या तत्वज्ञान दृष्टीने ते बाधित झालेले असल्यामुळे ते त्याला आकाशाप्रमाणे शून्य भासते ज्याप्रमाणे ज्वरित झालेल्या था पुरुषांना भोवतालचे विश्व शीतल भासू लागते त्याप्रमाणे ज्या ज्ञानीपुरुषांच्या चित्तामध्ये सम्यक ज्ञानामुळे शीतलता उत्पन्न झाली असेल त्यांना जग यावत जीव शांत भासत असते परंतु याच्या उलट ज्यांची अंतकरणे तृष्णेमुळे संतप्त झालेली असतात अशा प्राण्यांना हे जग दावाग्नीने दग्ध झाल्याप्रमाणे दिसते अशामुळे जे मनुष्याच्या अंतरात असते तेच त्याच्या दृष्टीला बाह्य जगात दिसते असा नियमच आहे अंतरिक्ष पृथ्वी वायू आकाश पर्वत नद्या दिशा वगैरे सर्व पदार्थ अंतकरण तत्वाचे भाग असून ते जणू बाहेर असल्याप्रमाणे दिसतात वटबीजातील वट वृक्षाप्रमाणे जे तत्व आत असते त्याचा विकास होऊन पुष्पातील सुगंधाप्रमाणे त्याचे बाहेर आविष्करण होते परंतु वास्तविक विचार केला तर बाहेर काही नाही आणि आताही काही नाही तर जी जी वस्तू वासना कल्पित केली जाते तिच्या तिच्या रूपाने परमार्थ तत्वच भासमान होत असते ज्याप्रमाणे एखादी कापराची वडी लहानशा करंड्यात ठेवलेली असली तरी गंधरूपाने तिचे स्वरूप दूरवर अगोचर होते त्याप्रमाणे ज्या जगाची कल्पना आत्म्यामध्ये केली जाते तेच जगद रूपाने बाहेर विस्तार जगत आणि अहम या बाह्य आणि आंतरूपाने स्फुरण पावतो वस्तुत तो चक्षुराधी इंद्रियांना अगोचर असा सूक्ष्म अहम रूप नाही आणि इंद्रिय असत स्थूल दृश्य रूपही नाही तो, तो स्थूल हा आत्मा पूर्वसंस्कारानुरूप चित्तालाच बहिरमुख इंद्रियांच्या योगाने बाह्य जगदाकाराने पाहतो आणि जागृतीमधील वासनाधिकांच्या योगाने हृदयामधील स्वप्न मनोराज्य वगैरे रूपाने पाहतो आता बाह्य आणि अंतर ही जी दोन रूपे आत्म्यामध्ये भासमान होतात ती आत्मदृष्टीने विचार केल्यास असे कायम आहेत द्विध जग विनाशत्रयाने युक्त आहे असाच अनुभव येते अंतरिक्ष पृथ्वी वायू आकाश पर्वत नद्या दिशा वगैरे यच्वत पदार्थ तापत्र असून निरंतर नाश पावत असतात परंतु जो तत्वज्ञानी पुरुष नेहमी करत असला तरी हर्ष आणि शोक यांच्या अधीन होत नाही आणि अशा पुरुषालाच समाहित म्हणजे समाधी स्थितीमध्ये असलेला हे नाव देण्यात येते ज्याची बुद्धी आत्मनिष्ठ झाली असून जो आपल्या आत्म्याला सर्वत्र पाहतो आणि म्हणूनच जो कोणत्याही विषयाचे चिंतन करत नाही आणि कशाबद्दलही शोक करत नाही असा पुरुष समाधाच्या स्थितीमध्ये आहे असे खुशाल समजावे जो मनुष्य जगताची गती उत्पत्ती आणि नाश ह्यांनी युक्त असल्याचे जाणतो आणि जो मूळ पुरुषांच्या ठिकाणी बद्धमूल झालेल्या अहम ममता भावना कडे पाहून हसतो तो नेहमी समाधी स्थितीमध्ये घडून गेलेला आहे असे म्हणायला मुळीच हरकत नाही आता ज्ञानी हा जगदगतीकडे पाहून का हसतो असे विचारशील तर त्याचे उत्तर हेच की मृगजळाच्या लाटामध्ये उष्णता भासमान होत असली तरी जवळ जाताच तिचा प्रत्यक्ष अनुभव ठेवणार येत नाही किंवा आकाशामध्ये कोणतीच क्रिया सफल होत नाही त्याप्रमाणे सर्वत्र सम अशा आपल्या ब्रह्म स्वरूपामध्ये अहमता जगत जन्म इत्यादी वैषम्य उत्पन्न केव्हाही शक्य नाही अशा अनुभवाप्रत ज्ञानी मनुष्य जाऊन पोहचलेला असतो सारांश ज्ञानाच्या प्रत्येकात्म स्वरूपामध्ये मी तू जगत मन इत्यादी विभाग कल्पना नसतात तसेच चेतन आणि अचेतन असा भेदही नसतो एक सर्वात्माच काय तो आहे तद व्यतिरिक्त दुसरा कोणताही चेतन पदार्थ नाही जो पुरुष आतून आकाशाप्रमाणे निर्विकार असतो आणि बाह्यता शास्त्र शिष्टाचार याना अनुसरून व्यवहार करत असतो तो शांत असून हर्षामर्षविकारामध्ये लाकूड आणि मातीचे ढेकूळ यांच्याप्रमाणे स्थिर असतो तो सर्व भूताना आत्मवत आणि परद्रव्यांच्याकडे मातीच्या ढेकळाप्रमाणे पाहतो तसेच जो भयामुळे नव्हे तर स्वभावात सर्वत्र समदृष्टीने पाहतो तोच खरा तत्व अज्ञ मनुष्याला एखाद्या क्षुद्र पदार्थापासून तो तहच हिरण्य गर्भाच्या ऐश्वर्यापर्यंत याच्छ विषय मिथ्य आहेत असे कधीही वाटत नाही कारण त्याला सत्स्वरूपाचा अनुभव नसतो परंतु ज्ञानीपुरुषाला आत्मस्वरूपाचा अनुभव असल्यामुळे त्याच्या दृष्टीला जगातील सर्व विषय असद्रूपासली आणि महत्वाच्या ईश्वर प्राप्त हो त्याचे पुत्र अथवा बांधव मरण पावत किंवा त्याला विपत्तीमध्ये दिवस कंठावे लागत तो उत्तम भोग आणि युक्त अशा स्वतःच्या घरामध्ये राहो जनसंमर्दामध्ये राहो किंवा ज्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचे विषय प्राप्त होण्याची शक्यता नाही असा एखादा निविड अरण्यामध्ये राहत असो तो मद्य प्राशन करून आणि कामविकाराच्या अंकित होऊन खुशाल नाचू लागू सर्वसंग परित्याग करून एखाद्या पर्वतावर स्वच्छंद विहार करत असो चंदन अगरू कापूर वगैरे सुगंध तो आपले शरीर लिप्त करो किंवा त्याचा देह अग्नीच्या भयंकर ज्वारामध्ये पडो तो एखादे घोर पातक करो किंवा मोठे पुण्य करो तो आज मृत्युमुखी पडो किंवा शेकडो कल्पांत होईपर्यंत वाचो ज्याला सम्यक ज्ञान झालेले आहे असा महात्मा काल तरी विकार पावत नाही कोणत्या स्तरेच्या क्रिया करत नसून ज्याप्रमाणे सुवर्ण चिखलामध्ये पडले तरी ते मलिन होत नाही त्याप्रमाणे असला ज्ञानीपुरुष कोणत्याही कारणाने कलंकित होत नाही आता वास्तविक पाहू गेले तर अज्ञपुरुषांमधील अहंकार प्रधान असा जो लिंगात्मा तो शिंपीवरील रुप्याप्रमाणे भासणाऱ्या वासनामुळे आणि शास्त्रविरुद्ध विषयांच्या सेवनामुळे कलंकित होतो आता हा आतील कलंक नष्ट होण्याचा उपाय काय प्रश्न उपस्थित होतो, हो सधानक स्पष्टीकरण कि मनुष्या सम्यक ज्ञा उदय हो सर्व विश्व आत्मरूप असा मनुष्याला एकदा अनुभव आज चित्त कलंक आत्मज्ञा बाधित हो आत्म, आत्म आप शांत करन, अहम भावने का अभ्यास होनर्थकारक वसना उत्पन्न होता आणि ह्या वासनाच प्राण्याला विचित्र सुखदुःखाच्या आणि जन्ममृत्यूच्या परंतु रज्जूवरील सर्व भ्रमान होणारी भीती अस्तंग आत्मज्ञानाने अहम भावनेला अजिबात फाटा मिळाला म्हणजे मनुष्याच्या ठिकाणचे सर्व दुःख नाही से होऊन त्याच्या वृत्तीमध्ये समता बांधून जाते ज्ञानी पुरुष जी क्रिया करतो जे खातो जे देतो जे अग्निमधे हवन करतो ते सर्व मी करत आहे असा त्याचा प्रत्यय नसतो आपला आत्मा हा अकर्ता आहे अशा ज्ञानाचा अनुभव असल्यामुळे तो काहीही करो त्याचा ज्ञानावर काहीच परिणाम होत नाही त्याला कर्म करून काही प्राप्त करून घ्यायचे असते असे नाही तसेच प्रत्यक्ष कर्माचा त्याग करूनही त्याला काही प्राप्त करून घ्यायचे असते असेही नाही कर्मे ही असे जाणून ज्ञानीपुरुषाचे चित्त निर्वासन झाले असल्यामुळे पाषाढ्यापासून पुष्प मंजुरी उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी कोणत्याही इच्छा उत्पन्न होत नाही तसेच पूर्वसंस्कारामुळे ज्या इच्छा त्याच्या ठिकाणी उद्या पावतात त्या सर्व कोणत्याही समुद्रातील तरंग वस्तुत जलरूपत असतात त्याप्रमाणे आत्मरूपच आहेत असे ज्ञानी पाहत असतो ज्ञानी हा निर्विकार आणि पूर्ण अशा परमात्म्याशी तादात्म्य पावलेले असल्यामुळे सर्व जगामध्ये आत्मा पाहतो आणि आत्म्यामध्ये सर्व जग पाहतो तसेच सर्व विश्व अखंडित असून त्याच्यामध्ये देश काल वस्तू यांच्या योगाने तद्रुप होऊन राहतो इथे श्री वाशिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्व छप्पन सर्ग सत्तावन श्री वशिष्ठ म्हणाले राघवा हे सर्व जग चिद्रुपाय आत्मरूपी मिवेदनाचे अज्ञान म्हणजेच मी तू इत्यादी स्वरूपाच्या तसेच घट भिंत इत्यादी भेद रुपांच्या आणि त्यांना आधारभूत असलेल्या देशकालादी रूपांच्या योगाने बनलेले जगत होय आत्मरुपी मिठामध्ये जे खारटपणाचे संवेदन असते तेच मी तू घट भिंत इत्यादी भेदा आधारभूत असलेल्या दश काला आत्मरूपी रुसामध्ये मा जी माधुर्याची संवेदना असते तीच अहंतादी भेद आणि जगदाकार भेद यांच्या रूपाने अभिव्यक्त होते आत्मरूपी पाषाणामध्ये जी काठिण्य शक्ती असते तीच अहंता भेद आणि देशकाल यांच्या रूपाने व्यक्त होते आत्मरूपे आत्मरूपी पर्वता मध्ये असते तीच अहंता जलामध्ये जी द्रवत्व शक्ती स्वतः सिद्ध असते तिच्या योगानेच अहंतादी भेद आणि जगतातील अनेकविध आकाररूपी आकार भोवरे भासमान होतात आत्मरूपी वृक्षामध्ये ज्या शाखाधिक असतात त्याचे संवेदन हेच अहंतादे भेद आणि हजारो भुवने यांच्या रूपाने स्फुरण पावते आत्मरूपी गगनामधील शून्यत्वाच्या संवेदनालाच अहंता आदी करून भेद आणि अनंत भुवने यांची कल्पना असे म्हणतात आत्मरूपे गगनातील छिद्रतेच्या संवेदनेलाच अहंतादी भेद आणि शरीरादी कल्पना असे म्हणतात भिंतीमध्ये जी निबिडता असते तीच अहंता आत्मसत्तेचे संवेदन असते तेच अहंतादि भेद आणि चिदाभास यांच्या रूपाने जगामध्ये व्यक्त येते आत्मप्रकाशाच्या आत जे स्वतः सिद्ध प्रकाशकत्व असते तेच अहंता आणि वृत्तीभेद यांच्या रूपाने भासमान होते आणि सर्व वृत्तीभेदामध्ये जी सामान्य वृत्ती अनुष्यत असते तिलाच जीव ही संज्ञा दिली जाते आत्मरूपी चंद्रामध्ये जे चिद्रूपे अमृत असते आणि जे स्वप्रकाश रूपाने अनुभवास येते तेच अहंता रूपाने जगामध्ये आविर्भूत होते परमात्मरूपी गुळामध्ये जी गोडी असते आणि जी आपली गोडी आपणच घेते तीच आत्म्यामध्ये अहंतादी रूपाने अभिव्यक्त होते परमात्मा स्वरूपी म्हण्यामध्ये स्वाभाविकपणे प्रकाश उत्पन्न होतो तोच आत्मपदामध्ये अहंकार होतो। जगदा येतो तो, तो वस्तुत आत्म्याचाच प्रकाश हो कारण आत्म्यामध्ये आत्मव्यतिरिक्त दुसरी कोणतीही वेद्य वस्तू असणे केव्हाही शक्य नाही आत्मा हा आपला स्वतःचाच आस्वाद घेतो कारण आत्म्यामध्ये तद्व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आस्वाद घेण्यासारखी वस्तू नाही त्याचप्रमाणे आत्मा हा आपला स्वतःचा अनुभव घेतो आणि आपले स्वतःचे ज्ञान करून देतो कारण आत्म्यामध्ये दुसरा कोणत्याही विषय आणि दुसरी कोणतीही जाणण्याच्या योग्यतेची वस्तू नाही यामुळे जगताचा जो अनंत आकार आपल्याला भासमान होतो तो मिथ्याच भासमान होत असून तो एखाद्या प्रचंड पर्वताप्रमाणे सदोदित आत्म्यामध्ये स्थित असतो हे रघुनंदना येपर्यंत मी जे विवेचन केले त्यातील हेतू आत्म्यामध्ये अहंता जग इत्यादी भेद वस्तुता नाही हे तुझा लक्षात यावे हाच आहे तत्व दृष्टीने विचार केला असता आत्म्यामध्ये चित्त नाही चित्ताचे प्रकाशकत्व प्रकाशकत करणारी चैतन्य नाही आणि जगद भ्रमही नाही ज्या मनुष्याला सम्यक ज्ञान झालेले आहे अशा मनुष्याच्या मनातील जगताचा भ्रम वर्षा काळातील वृष्टीनंतर शरद का, का स्वच्छ झालेल्या आणि न गरजणाऱ्या मेघाप्रमाणे शांत होतो ज्याप्रमाणे पाण्यामधील द्रवत्व धर्मामुळे त्यामध्ये भवरे वगैरे उत्पन्न होतात त्याप्रमाणे सर्वज्ञ ईश्वर आपल्या मायेमुळे आपणामध्ये जीव आणि जगत ही रुपे स्वतःच कल्पनेने धारण करतो ज्याप्रमाणे पाण्यामध्ये द्रवत्व धर्म असतो आणि वायूच्या ठिकाणी स्पंद असतो त्याचप्रमाणे सर्वज्ञाच्या ठिकाणी अहंता देश काल इत्यादी नानाविध रूपे भासमान होतात आता या ठिकाणी असा प्रश्न उत्पन्न होतो की जीव आणि जगत ही जी सर्वज्ञ ईश्वराची दोन रूपे ती जर ईश्वराहून भिन्न नाहीत तर जीव आणि ईश्वर मध्ये भेद कुठे राहिला तर त्याचे उत्तर स्पर्ष... त्याचे स्पष्टीकरण असे की ईश्वराच्या ठिकाणी अखंड ज्ञान ज्ञानशक्ती असल्यामुळे त्याला आपल्या नित्यनिरतिशानंद स्वरुपाचे केव्हाही विस्मरण होत नाही परंतु जीव हा चेतनयुक्त असला तरी प्राण इंद्रिये विषय इत्यादीकांच्या अध्यासामुळे जीवदशा हेच आपले वास्तविक स्वरूप आहे असा विलक्षण भ्रम त्याच्या ठिकाणी उत्तर होतो अशी वस्तुस्थिती असल्यामुळे अज्ञाजीवांच्या ठिकाणी ज्या ज्या विषय ज्ञानाच्या योगाने तृप्ती उत्पन्न होते किंवा अनन्य अशा स्वरूपाच्या ठिकाणी भोगता भोग्य भोग इत्यादी ज्या त्रिपुटीमय भावना उत्पन्न होतात त्या त्या भावनांना अनुसरून ईश्वर भिन्न भिन भिन्न विषयांच्या विचित्र रूपाने भासमान होतो परंतु जीवाच् सत्शास्त्रा अभ्यास ज्ञापन उदय भोग्य वस्तु जग हे अधिष्ठान सन्म्रूप है ज्ञान जीवान विषय ज्यादा आनंदा अनुभव घड़ो तो, तो वास्तविक आत्मा अत्वत ज्ञान मग जीवर भेदा निराश हो जीव आणि ईश्वर यांच्या मध्ये भिन्नता उत्पन्न करणारे अज्ञान एकदा नष्ट झाले म्हणजे जीवेश्वरांच्या स्थितीप्रमाणे आणि समाधी या अवस्थामधील भेदही नाही साहून अखंड आणि पूर्ण अशा आनंदाचे साम्राज्य सर्वत्र पसरते सारांश राघवा हे सर्व सर्वस्वी पूर्ण प्रकाशरूप आनंद अज आदी मध्यरहित चैत्य म्हणजे विषय परस्पर विरोधी धर्म रहित परंतु असे म्हणणे हे सुद्धा शाब्दिक अतएव्य कारण हे सर्व जगत आणि ब्रह्म या पदामध्ये वाचार्थ दृष्टीने भेट दिसतो परंतु बोधाकरता असे शब्द वापरावे लागतात आणि लक्षार्थ दृष्टीने त्यावरून ओंकाराने वाच्य होणारे जगत आणि ब्रह्म यांचे ऐक्य होऊन अखंडानंद रूपी आत्मस्वरूपाचा बोध होतो श्री वासिष्ठ महारामान श्री वशिष्ठ म्हणाले राघवा ही शब्दमयी दृष्टी बोधाकरताच आहे असे जे मी तुला सांगितले त्या संबंधाने एक पुरातन इतिहास सांगितला जातो हाँ, किरात राजा सुरघु ऐसी वृत्तान्त अत्यंत आश्चर्य भूगोला उत्तरेक उत्तर दिशे सारभूत पृथ्वी वा जणू राशी शिवाच जणू मूर्तिवंत हास्य कि चंद्रा जणू धवल प्रकाशच अलास नामक हिमालया एक शिखर है तो कैलास म्हणजे पर्वत श्रेष्ठ हिमालयाने धारण केलेल्या शृंग परंपरा रूपी मौक्तिका मधील असून ज्याप्रमाणे क्षीरसागर हे विष्णूचे स्वर्ग हे इंद्राचे आणि विष्णूचे नाभिकवन हे ब्रम्मदेवाचे निवासस्थान असते त्याप्रमाणे तो कैलास पर्वत हे शंकराचे निवासस्थान आहे ज्याप्रमाणे चंचल अशा रत्नमालिकाने युक्त असलेल्या लाटामुळे एखादा समुद्र विशेष शोभावा त्याप्रमाणे रुद्राक्ष वृक्षावरून लोबणाऱ्या आणि चंचल अशा रत्नमाला अप्सरागणामुळे तो पर्वत शोभामान होत होता शिवगणांच्या उन्मत्त तरुणींच्या चरणाने नेहमी तुडवले गेलेले अशोक वृक्षाप्रमाणे विलासी गण त्या ठिकाणी शोभत होते त्या पर्वतावरील ज्या ज्या दिशामध्ये शंकर संचार करत असत त्या दिशामध्ये कड्यावरून चंद्रकांत म्हण्याच्या द्रवाचे प्रवाह सुरू होत आणि ज्या दिशामध्ये ते संचार करत नसत त्यामध्ये प्रवाह बंद पडत तो पर्वत लता वृक्ष आणि गुलम यांचे समुदाय विहिरी सरोवरे नद्या आणि मृगादेशापदे या नियुक्त असल्यामुळे एखाद्या ब्रह्मांडाप्रमाणे सदोदित भरलेले असे ज्याप्रमाणे एखाद्या वटवृक्षाच्या मुळाशी लक्षावधी मुंग्या असतात त्याचप्रमाणे त्या पर्वताच्या पायथ्याजवळ हे नावाचे कैलास पर्वताच्या आसपासच्या पर्वतावरील अरण्यातील रुद्राक्षांसारख्या वृक्षांचे कंदमुळे भक्षण करून क्षुद्र हुबडाप्रमाणे त्या पर्वतावर राहत असत अशा त्या किरात लोकांचा सुरघू नावाचा एक मोठा उदार आणि महापराक्रमी राजा होता तो प्रजापालन करण्यात असलेला राजा जय लक्ष्मीचा जणू उजवाहात असून देवासारख्या घोर शत्रूंचा आणि त्याची गती वायूप्रमाणे प्रचंड होती लोकोत्तर राजवैभव आणि अलोट संपत्ती यांच्या बाबतीत राजाने प्रत्यक्ष कुबेराला ज्ञानाच्या बाबतीत देवगुरु बृहस्पतीला आणि रसालंकारणी युक्त असलेल्या काव्याच्या बाबतीत असुरांचे गुरु शुक्राचार्य यांना मागे सरले होते प्रथम काही काळ पावेत तो सूर्याने एका पाठीमागून एक दिवस निर्माण करावे त्याप्रमाणे त्याने आपली यथाप्राप्त राजकार्य निरलासाप्रमाणे केली आणि ती करत असताना निग्रहानुपरूपी दंडनीतीचा अवलंब करण्यात त्याने केव्हाही अनुमान केला परंतु एखाद्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पक्षाची गती अजिबात बंद पडते त्याला अतिशय नि, प्र, प्र, असे पाहताच पुढे पुढे त्या राजा विलक्षण खेद आणि चिंता उत्पन्न झाली आणि तो आपल्या मनातल्या मनात, मनात येण्याप्रमाणे उद्गार काढू लागला ही माझी प्रजा अगोदरच दुखाने पीडित झालेली असून घाण्यामध्ये घातलेल्या तिळाप्रमाणे मी तिला आणखी पिळून काढावी हे सर्वच आहे प्रथम माझ्या राजशासनामुळे माझ्या प्रमाणेच या सर्व भूतांना दुःख होत असले पाहिजे यासाठी हे सर्व दुःख पीडित प्रजांना धन वाटतो कारण धनाच्या योगाने सर्व जन माझ्याप्रमाणे आनंदित होतील तेव्हा माझे उग्र शासन आता पुरे झाले परंतु दुसऱ्या दृष्टीने विचार करता प्रजाना यथान्याय शासन करणे हे माझे कर्तव्य असून ते मला केलेच पाहिजे कारण एखाद्या नदीला बंधारा घातला गेला नाही तर तिच्यातील पाणी मर्यादेमध्ये राहणे शक्य नसते त्याप्रमाणे निग्रह वाचून प्रजा आपापल्या मर्यादेमध्ये राहणे केव्हाही शक्य नाही अशा प्रकारचे विचार मनात येऊन तो आपले राजकार्य उद्विग्न विचितताने करू लागला एखाद्या मनुष्याला शिक्षा करण्याच्या प्रसंगाला म्हणजे हाय हाय मी या प्राण्याला शिक्षा करणार ना असा विचार मनात येऊन त्याच्या मोठी त्याला मोठी हळहळ वाटे एक तसेच एखाद्या मनुष्यावर अनुग्रह करण्याची वेळ आली तर म्हणजे त्याच्या मनाला अत्यंत समाधान वाटे सारांश अशा तऱ्हेने मन नेहमी डोलायमान होत असल्यामुळे त्या राजाच्या चित्ताला विश्रांती म्हणून अशी झाली ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या मनुष्याला झोप लागली असता त्याचे मन पाण्यावरील भोवऱ्यामध्ये गिरक्या खाते त्याप्रमाणे त्याच्या मनाची अवस्था होऊन गेली अशा रीतीने काही दिवस निघून गेल्यानंतर सर्व दिशामध्ये भ्रमण करून आलेले नारू मुनी इंद्राकडे यावे त्याप्रमाणे त्याच्याकडे मांडव्युन्नावांचे मुनी आले त्या महामुनीने पाहताच सुरघुराजाने त्यांची यथाविधी पूजा अर्चा आणि नंतर सर्व संदेहरुपी वृक्षगणांना छिन्न भिन्न करणारी जणू कुऱ्हाडच अशा त्या सर्वज्ञ मुनीना त्याने प्रश्न विचारायला आरंभ केला सुरगुने म्हटले मुनिश्रेष्ठ वसंत ऋतू अवतीर्ण होताच भूतलाला परम आल्हाच होतो त्याप्रमाणे आपल्या आगमनामुळे मला अत्यंत आनंद झालाय ज्याप्रमाणे एखाद्या विकास पावणाऱ्या कमलाकडे सूर्याने पाहावे त्याप्रमाणे आपण माझ्याकडे कृपादृष्टीने अवलोकन करत असल्यामुळे मी आज धर्मदृष्ट्या सर्व धन्य पुरुषांच्या अग्रस्थानी उभा आहे तसेच माझे मन मला साक्ष देत आहे भगवन आपण सर्व धर्म जाणणारे आहात आणि आपले परमात्मस्वरूपाशी तारदात्म्य झालेले आहे तेव्हा सूर्याने अंधकाराचा नायनाट करावं त्याप्रमाणे माझ्या मनात आलेला संशय कृपा करून आपण नाहीसा करावा अशी माझी आपल्याला सविनय प्रार्थना आहे कारण महात्म्यांचा सहवास घडला असता असा कोण पुरुष असेल की त्या पुरुषाचे दुःख नाही शता आपल्या मनात कदाचित असे येईल की माझ्यावर असे कोणते संकट ओढवले आहे परंतु मनात संशयाचा कल्ल उत्पन्न सर, याच्यासारखे भयंकर संकट या जगात दुसरे कोणतेच नाही असे झाल्या ज्ञात्या पुरुषांचे म्हणणे असते माझ्या निग्रहाग्रहामुळे शत्रुमित्रदिकांना होणारी पीडा सिंहाच्या नखाने हत्तीला विधीर्ण करून टाकावे त्याप्रमाणे माझ्या अंतकरणाला त्रास देत म्हणून म्हणतो कि सूर्य किरणाप्रमाणे माश्या चित्तात समतेचा उदय होऊन त्या ठिकाणी विषमता कधीच नांद नाही अशा तरेचा एखाद्या उपाय कृपा करून सांगा मांडवय मुने म्हणाले राजा वैराज्य त्यागादी यज्ञ आणि श्रवण मननादी उपाय यांचे पर्यवसन आत्मबोधामध्ये झाले म्हणजे मनाचा हळूवारपणा बर्फाप्रमाणे पार विचून जातो ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या आगमना हवेतील दाट धुके असतंगत होते त्याप्रमाणे आत्मविचारणेच्या योगाने आतील मनोजर लवकरच शांत होतो यासाठी तो आपल्याच मनाने पुत्र मित्रादी स्वजन आपली शरीरांतर्गत इंद्रिये, आणि सर्व तत्वत कोण आणि कोण आहेत आणि त्यांचे वास्तविक स्वरूप काय या संबंधाने विचार करत जा तसेच मी कोण आहे हे सर्व जगत कसे उत्पन्न झाले आहे मरण आणि जन्म यांची उत्पत्ती कशी होते या प्रश्नांतर तू आपल्याशी नीट विचार कर म्हणजे तू निःसंशय महत्पदाशील आत्मविचारणेच्या योगाने तुला एकदा आपल्या पारमार्थिक स्वरूपाचे अथार्थ ज्ञान झाले म्हणजे हर्षामर्ष दशा तुझ्या अचल चित्ताला उच्च नीच स्थितीप्रत नेऊ शकणार नाही आशा तऱ्हेने तुझे चित्त सम आणि शांत झाले म्हणजे तर होऊन आपल्या नित्यसिद्ध अशा ब्रम्ह स्वरूपाशी तू समरस होशील परंतु यावरून तुझ्या मनाची सत्ताच अजिबात नष्ट होईल असे मात्र समजू नकोस ज्याप्रमाणे पातकाच्या अस्तित्वामुळे कलंकित झालेले भुवन पुढील मन्वंतरामध्ये आपले पूर्वीचे कलंकित रूप टाकून देते त्याप्रमाणे हे निष्पा तुझे मन जीवनमुक्त दशेमध्ये आपले पूर्वीचे मलिन पुष, मलिन रूप तेवढे टाकून देईल अर्थात भाग्यवशात तुलाही सर्वोत्कृष्ट स्थिती प्राप्त झाली असता पिता संतुष्ट झाल्याने मुलाला पृथ्वीवरील सर्व लोक तुच्छ वाटू लागतात तद्वत भाग्य तुझ्या दृष्टीने कनिष्ठ दर्जाचे दर्शन झाले म्हणजे मेरू समुद्र आकाश इत्यादी काही तू जुमानत नाही अशा रीतीने तुझे चित्त त्या महत्वामध्ये स्थिर झाले म्हणजे हे साधो एखादा हत्ती गायीच्या पावला वेढ्या चिखलामध्ये केव्हाही रुतत नाही त्याप्रमाणे तू संसार वृत्तीमध्ये केव्हाच बुडून जाणार नाही बुडून जाते क्षुद्र कार्यामध्ये सुद्धा मूढ बनते अवलंबून राहून वासनेमुळे तुझे चित्त दुर्बळ बनले म्हणजे बन एखाद्या क्षुद्र कीटकाप्रमाणे तू विषयांच्या चिखलामध्ये पूर्ण बुडाल्याशिवाय राहणार नाहीस या यासाठी हे महापराक्रमी राजा जोपर्यंत प्रकाश परमात्म्याचा अनुभव होऊन तुला त्याचे सर्वत्र दर्शन होऊ लागले नाही तोपर्यंत अखिल विषयांचा अंतरकरणाने त्याग करणे ज्याप्रमाणे सुवर्ण हाती लागेपर्यंत सोन्याच्या धातूचे पुन्हा पुन्हा शोधन करावे लागते त्याप्रमाणे आत्म्याचा लाभ होईपर्यंत अध्यात्मशास्त्राचे अवलोकन करणे आवश्यक आहे मनात सर्व विषय अजीब फाटा देम बुद्धि कर सर्व का परमांधी दर्शन कर प्राप्ति असे जो पर विषय मनाने त्याग नहीं तो मनुष्याला आत्मलाभे ही मार नहीं कारण मना सर्व अवस्था त्यागर अवशिष रहना तो आत्मा असा ज्ञात्यापुरुषांचा सिद्धांत आहे सामान्य व्यवहारामध्ये सुद्धा एखादी क्षुद्र वस्तू तिच्या विरोधी वस्तू त्याग केल्याशिवाय हाती लागत नाही असा नियम आहे तर आत्म लाभाच्या बाबतीत हा नियम विशेष लागू पडावा यात काय आश्चर्य राजा या विषयांचा अंतकरणाने त्याग करून जेव्हा मनुष्य एखाद्या विषयाच्या प्राप्तीकरता मनापासून झटतो तेव्हाच तो विषय त्याच्या हस्तगत होतो तेव्हा आत्मदर्शनाकरता सर्व दृश्य विषयांचा त्याग कर आणि असे केल्यानंतर जे अवशिष्ट राहते आणि ज्याचा केव्हाही त्याग करता येणे अशक्य असते तेच परमपद हो सारांश हे सुरखी कार्यकारण परंपरेने संबंध असलेल्या या जगामध्ये जी जी वस्तू केवळ आपल्या कल्पने हे जाणून सर्वांचा त्याग करत मूल अज्ञानासह हो, त्या शुद्ध मनाचाही निराश कर म्हणजे जे शिल्लक राहील तेच ब्रह्मस्वरूप होय इथे श्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्व अठ्ठावन्न सर्ग एकोणपन्नास स्वर्ग एकोणसाठ श्री वशिष्ठ म्हणाले हे रघुनंदना अशा रीतीने मांडव्य ऋषीने त्या सुरघु राजाला उद्देश केल्यानंतर ते आपल्या रमणीय मुनिमंडलाप्रतो जाऊन पोहचले मुनिश्रेष्ठ मांडव्य निघून गेल्यानंतर तो राजाही एकांत स्थानी जाळून बसला आणि आपल्या आत्मस्वरूपा चिंतन करू लागला तो स्वतःशीच म्हणाला मी मेरू पर्वत नव्हे आणि तो माझा नव्हे हे जग मी नव्हे आणि जग हे माझे नव्हे हे पर्वत मी नव्हे आणि ते माझे नव्हे ही पृथ्वी मी नव्हे आणि ती माझी नव्हे हे नव्हे आणि ते माझे नव्हे मी या देशाचा राजा आहे अशी जी माझी समजूत आहे ती केवळ माझी कल्पना असून सर्व संमती आणि पट्टाभिषेक यांच्या योगाने ती कल्पना माझ्या ठाई उद्भवली आहे परंतु ही कल्पना मी आता अजिबात सोडून देतो हा देश मी नव्हे आणि तू माझा नव्हे आता फक्त हे नगर राहील परंतु त्या संबंधाने माझा हाच निश्चय आहे पताका वृक्षपंक्ती सेवकजन उपवने हत्ती घोडे सामंत इत्यादीच्या योगाने शोभायमान होणारी ही राजधानी मी नव्हे आणि ती माझी नव्हे सांप्रत हे भोग ही स्त्री यांच्याशी माझा संबंध आहे ही भ्रामक समजून मिथ्या संकेतामुळे माझ्या डोक्यात खिळून बसली परंतु या समजुतीला फाटा दिला म्हणजे यापैकी कोणीही माझी नव्हे अर्थात भृत्यवर्ग चतुरंग सैन्य वाहने पुरे इत्यादी कार्युक्त असलेले हे राज्य मी नव्हे आणि त्यांचा माझा येत किंचित संबंध नाही या मिथ्या कल्पनेमुळे मी आजवर विनाकारण व्याकुळ झालो होतो आता हस्तपादारी अवयवाने युक्त असलेला हा देह म्हणजेच मी असे मी अद्याप पावेतो समजत आलो परंतु या संबंधाने संबंधाने सुद्धा मी यापुढे बारकाईने विचार करून पाहतो म्हणजे झाले हा अस्थी मांसाने भरलेला देह हो, अचेतन असल्यामुळे तो मी असणे शक्य नाही तसेच पाण्यातील कमलाचा ज्याप्रमाणे पाण्याशी मुळी संबंध नसतो त्याप्रमाणे ह्या जड देहाशी माझा येतकिंचित संबंध असणे शक्य नाही मांस काय रक्त काय किंवा अस्थी काय ही सर्व जड असल्यामुळे ती मी नव्हे आणि ती माझी नव्हे हात पाय वगैरे कर्मेंद्रिय मी न नव्हे आणि ती माझी नव्हे त्याचप्रमाणे या देहामध्ये जी जी जड द्रव्य ती ती, ती न मी नव्हे आणि ती माझी नव्हे कारण मी चैतन्युक्त आहे हे भोग मी नाही आणि तेही माझी नव्हे तसेच ही ज्ञानेंद्रिय सुद्धा जड आणि असद्रूप असल्यामुळे ती मी नव्हे आणि ती माझी नव्हे या संस्कृत संस्कृती दोषाचे मूळ जे मन तेही जड असल्यामुळे मन म्हणजेही मी नव्हे आणि ते माझे नव्हे तसेच बुद्धी आणि अहंकार ही सुद्धा मनाचीच भिन्न रूपे असल्यामुळे अहंकार म्हणजे मी नव्हे आणि तीही माझी नव्हे सारांश या शरीरापासून तो तह मन आणि ज्ञानेंद्रिय इत्यादी कापर्यंत जो स्थूल आणि सूक्ष्म भूतांचा संघात आहे तोही अनित्य स्वरूपाचा असल्यामुळे ते सर्व म्हणजेही मी नव्हे आता या सर्वाहून जे अवशिष्ट राहिले त्या संबंधाने विचार करणे अवश्य आहे ते तर चेतन आहे या जीवाला जे ज्ञान होते ते त्रिपुटेमुळे असते आणि तेही त्रिपुटींच्या पलीकडील तत्वांच्या प्रेरणेमुळेच होते अर्थात जीव हा अशा तऱ्हेने परावलंबी असल्यामुळे जीव हे आत्म्याचे तात्विक रूप संभवनीय दिसत नाही तसेच चैत्य म्हणजे विषय हेही माझे स्वरूप असणे शक्य नाही यासाठी मी सर्वांचा त्याग करतो अशा रीतीने सर्व अनात्मविषयांचा निराश केल्यानंतर जे अवशिष्ठ राहते ते विकल्परहित आणि शुद्ध असे साक्षी तत्व हेच आत्मस्वरूप असा माझा आता निश्चय झाला आहे अहो हे केवढे आश्चर्य म्हणायचे कि मी अनादिकालापासून प्रयत्न करत असून आज मला परम पुरुषार्थाची प्राप्ती झाली आहे या माझ्या अनंत परमात्म स्वरूपाचा केव्हाही नाश होणे शक्य नाही ब्रे मोत्यांच्या माळेतील तंतूप्रमाणे हा भगवान आत्मा स्थित आहे ही शुद्ध चित शक्ती वस्तुत विषयी रित असून तिने सर्व दिशा व्यापून टाकल्या आणि तीच मूढजना भयप्रदासा भयंकर आकार धारण करते शक्ति भावा भाव ती सर्व ही सूक्ष्म चितशक्ती भावाभाव रुपये निरतिशानंदाने परिपूर्ण असून अखिल वस्तूंना प्रकाशित करणारे जणू दीपिकाच आहे ती चितशक्ती म्हणजे सर्व संसार रूपी मोठ्याना ओढणारा जण तंतुच हो ती चित शक्ती सर्व आकारांनी सर्व आकारांनी परंतु सर्वांची चतुर्दश भुवनातील सर्व प्राण्यांना धारण करते आणि ह्या चित शक्तीला जगातील सर्व वस्तूंचे संवेदन म्हणजे ज्ञान होत असते या जगात जीवाला ज्या ज्या सुख दुःख दशा भोगावे लागतात तो तो अज्ञानामुळे त्याला होणारा मिथा अभ्यास असून हे सर्व आभास आत्म्याच्या उत्पन्न होत असले तरी परमार्थ दृष्टीने विचार केला असता या विश्वामध्ये जे जे भासमान होते ते ते होय सार माझा आत्मा सर्व असून तो माझ्या बुद्धीचा साक्षी आहे आणि त्यालाच चित म्हणतात ही चित द्रष्टा दृश्य या रूपाने माझ्या ठिकाणी आविर्भूत झाली आणि तिनेच मी राजा आहे हा केला। या हे देह प्रभा मौन रखे भ्रमण करते मौन शरीर इत्यादि केवल भ्रमचल मनाशा तरी तत्वदृष्ट का हो जगज जालरूपी नृत्य चित्तरू नटाने साकारले असून दीप ज्योतीप्रमाणे बुद्धीचे प्रकाशत्व करणाऱ्या निग्रह अनुग्रहाच्या बाबतीत मी आजपर्यंत व्यर्थ चिंता करत बसलो होतो हा सर्व देहात्म बुद्धीचा परिणाम आहे परंतु वास्तविकरित्या पाहू गेले तर हा क्षुद्र देह म्हणजे मृगजळ होय अहो मी आता अज्ञान आणि जागा झालो असून माझे संसार रूपी दुःस्वप्न अजिबात नष्ट झाले ज्या आत्मस्वरूपाचे दर्शन करून घेणे हे मनुष्याचे इति कर्तव्य आहे मला त्याचे दर्शन झाले आहे आणि या जगात जे प्राप्तव्य आहे ते संपूर्ण आत्मज्ञान मला आता प्राप्त झाले या जगात जे जे दृश्य म्हणून समोर दिसत आहे त्याच्या सर्वांमध्ये माईकिद केलेल्या जागृत स्वप्नादी भ्रमाशिवाय दुसरे तर प्रजांचे निग्रहानुग्रह आणि तज्जन्य रहर्ष शोक यांना तरी सत्यत्व कुठून असणार अर्थात या सर्व कल्पना निराधार आहेत यात तेव्हा मात्र शंका नाही संप्रत माझा मोह नाहीसा झाला असून हे सर्व ब्रह्म आहे अशा अनुभवाप्रत मी जाऊन पोहोचलो आहे यामुळे मला आता सुख कसले आणि दुःख तरी कसले मी पूर्वी मोहने ग्रस्त झालो होतो परंतु आता सुदैव आणि माझा तो, तो मोह अस्तंगाय आत्मस्वरूपाच्या निरतिशयनंदाचा अनुभव घेत असल्यामुळे मला आता शोक किंवा मोह कोठून तसेच मी आता काय पाहणार कोणत्या क्रिया करणार कोठे राहणार कोठे जाणार हे सर्व चिदाकाश खरोखर किती अलौकिक आहे हे सर्व तत्वांच्या अतीत असलेल्या तत्वा तुला महत्ग्यामुळे आता चांगला जागा झालो असून मला सम्यक ज्ञान झाले आहे तरी ज्याच्या उदयामुळे माझ्या ठिकाणी सम्यक ज्ञान बांधले अशा माझ्या अनंत आत्मस्वरूपाला अर्थात मला नमस्कार असो सरवश माझी चित्त शुद्धी होऊन मी अवस्था पलीकडे जाऊन पोहोचल्यामुळे आणि माझ्या ठिकाणच्या भवभ्रमाचा संपूर्ण निराश झाल्यामुळे मला अखंड ज्ञान समाधी प्राप्त झाली आहे आणि अशा रीतीने परब्रह्माशी आपले ऐक्य अनुभवत मी तद्रुप झालो आहे इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उपशमा प्रकरणी सर्ग एकोणसाठ सर्ग साठ श्री वशिष्ठ म्हणाले राघवा अशा रीतीने हे मजेटो नामकात राजाला म्हणजे सुरघुला सर्वोत्कृष्ट अशा ब्रह्मपदाची प्राप्ती झाली ज्याप्रमाणे जा विश्वामित्राने आपल्या पराक्रमाच्या योगाने ब्राह्मण्याची पदवी संपादन केली त्याप्रमाणे सुरघुनेही केवळ विवेकाच्या बळावर ती श्रेष्ठ स्थिती प्राप्त करून घेतली यामुळे दिवसानी मालिका निर्माण करता सूर्य ज्याप्रमा कभी ही खिन्न होता नहीं आपली अपली राज्य करता कि अनर्थकारक प्रसंग तरी तो राजा खिन्न हो जाग्रहानुग्रह्रह सर्व व्यवहार करता शांत पाया प्रचंड प्रवाहत पर्वताप्रमा स्थिर रह मुक्त होऊन आपली सर्व कार्य नित्य करत असल्यामुळे तो उदार आणि एखादा दीप प्रकाश देणाऱ्या न हालणाऱ्या शिखेमुळे शोभवंत दिसावा त्याप्रमाणे तो आपल्या स्थिर चित्तवृत्तीमुळे शोभू लागला तेव्हापासून तो राजा निर्दय नाही आणि दयावंत नाही द्वंद्वयुक्त नाही आणि मच्छरही नाही बुद्धिवंत नाही आणि निर्बुधी नाही सकाम नाही आणि निष्कामही नाही अशा तऱ्हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो नित्य समदर्शी झाला त्याची चित्तवृत्ती शांत स्थिर आणि अंतर समाधानी बनल्यामुळे तो सुरघुराजा पाण्याने ओतप्रोत भरलेला समुद्र आणि पूर्णचंद्र यांच्याप्रमाणे विरसू लागला हे सर्व जगत हा केवळ चित्तत्वाचा विलास आहे अशा अनुभवाप्रत जाऊन पोहोचल्यामुळे त्याच्या ठिकाणची सर्वदु सुखदुखे अस्तंगत झाली आणि त्याची बुद्धी परिपूर्ण बनली त्याच्या शरीराची हालचाल होत असताना किंवा तो निजला असताना किंवा त्याच्या मनात विचार घोळत असताना तो नेहमी ज्ञान समाधीमध्ये घडून गेलेला असे अर्थात तत्वतः कोणतेच व्यवहार होत नाही हा ज्ञानानुभव त्याच्या वृत्तीत बांधून गेला होता अशा रीतीने त्या राजाने शेकडो वर्षे राज्याचा गाडा अनाशक्त बुद्धीने हाकला त्यानंतर एखाद्या जवाच्या बिंदूने तेजाच्या योगाने शुष्क होऊन आपले रूप टाकून द्यावे त्याप्रमाणे त्याने आपल्या देहनामक मूर्त आकाराचा त्याग केला नदीतील पाण्याने आपली तटमर्यादा उल्लंघन करून समुद्र जलाशी एकरूप व्हावे त्या तद्वत त्याने आपल्या साक्षात्कार वृत्तीच्या योगाने हिरण्य गर्भाधिकांचेही नियंत्रित करणाऱ्या आणि सृष्टीची उत्पत्ती आणि लय यांना हेतुभूत असलेल्या परमेश्वराच्या स्वस्वरूपामध्ये प्रवेश केला सर अशा प्रकारे आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपा प्रत जाऊन पोहोचल्यानंतर तो जन्मादि विकारांच्या पलीकडे गेला त्याचा सर्व शोक नाहीसा झाले आणि एखादा घट फुटताच त्यातील आकाश महदाकाशाचे एक रूप व्हावे तद्वत त्या महात्म्याची स्थिती झाली इथे श्री वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्ग साठ